पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण पंधरावे एक क्षण प्रसिद्ध निगरोळ बुकर टी वॉशिंग्टन महत्वाच्या कामासाठी अगड़ी पकडण्याच्या घाईत होते त्यांना एक टांगेवाला दिसला त्यांनी त्या ते टांगेवाल्याला वेगाने रेल्वे घेऊन जाण्यास सांगितले तो गोरा युरोपियन टांगेवाला काळ्या कातडीच्या बुकरना पाहून म्हणाला निगरोला टांग्यात बसवून टांगा चालविणे मला कमीपणाचे वाटते आजवर मी कधीही निगरोंना टांग्यात घेऊन टांगा हाकलेला नाही ये आणि येथून पुढेही आकणार नाही कामाचे व वेळेचे महत्व लक्षात घेता त्या गोऱ्या टांगेवाल्याशी हुज्जत न घालता बुकर म्हणाले तू तुझा तु नियम मोडू नकोस तू टांग्याच्या मागे वैस मी टांगा हाकतो भूकरची सूचना त्या टांगेवाल्याने मान्य केली तो मागे बसला बुकरनी टांगा हाकून हवी असलेली आगगाडी पकडली निष्फळ वादावादीत न अडकता बुकरने आपली कार्यसिद्धी पूर्ण केली थोर माणसं आपल्या जीवनात क्षणांना खूप महत्व देतात क्षणांना महत्व देणारी माणसं अलौकिक जीवन जगतात आणि त्या अलौकिकत्वातून समाजाच्या स्मृतीत राहील असे कार्य करतात नोकरीच्या निमित्ताने मुलाखत द्यासाठी निघालेल्या माणसाची गाडी चुकत तेव्हा त्याच्या डोळ्यात आलिल पाणी वेळच्या नजरेतून सुटत नाही क्षणाक्षणाला बदलणारी माणसं एका क्षणात होद्याच नव्हत करून टाकतात बालपणात भोगलेले आनंदी सुखमय जुनाचे क्षण वृद्धावस्थेच्या क्षणापर्यंत शिदोरी म्हणून आपल्याला साथ करतात आणि तेज क्षण आपली प्रेरणा ठरतात कवयत्री बहिणाबाई चौधरी म्हणतात आला सास गेला सास जीव तुझ रे तंतर अरे जग न मरण एका सासाचं अंतर हा एक श्वास म्हणजेच क्षण माणसाला जन्माला घालतो आणि तो बंद होताच माणसाला हिरावून नेतो घरामध्ये ज्या क्षणाला मूल जन्माला येते त्या क्षणाला आईवडिलांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात त्याच आईवडिलांना तेच मूल जेव्हा मोठेपणी घरातून बाहेर काढते त्याच क्षणाला त्यांच्या डोळ्यातील आनंदाच्या अश्रूंची जागा दुःखाची अश्रू घेतात यदुनात तथ्य म्हणतात वेळ गमावणे म्हणजे आयुष्यातील सर्व संधी गमावणे प्रत्येक क्षणाचा वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपान अमेरिकेने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात बेचिराग झालेला जपान नव्याने उठून उभा राहिला व जपानमधील स्त्रियांनी केलेल्या क्रांतिकारक वेळेच्या सदुपयोगाने जपानमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी कधीही घोळक्याने उभे राहून मुलींची चेष्टा करताना दिसणार नाही ऑफिस वेळ दहाची असताना घरातील काम सकाळी आठलाच आटोपले तर ही माणसं ऑफिसला साडेआठला हजर असतात ऑफिसला आल्यानंतर त्यांची नजर घड्याळापेक्षा कामावर जास्त असते ते फक्त कामावर येताना घड्याळा पाहतात जाताना पाहत नाही त्यांची हीच वृत्ती त्यांच्या व देशाच्या आयुष्यातील क्षण सुखाचे करत असतात जीवनातला प्रत्येक क्षण महत्वाचा असतो तो क्षण आपल्याला संधी देत असतो त्या संधीचा फायदा त्या क्षणाला आपल्याला घेता आला नाही तर ती संधी परत फिरून कधीही येत नाही नेपोलियन म्हणतात ज्या दिवशी आपली थोडीसुद्धा प्रगती झाली नसेल तो दिवस फुकट गेला असे समजावे दिवसेंदिवस आपली प्रगती आपल्याला व्हावी असे वाटत असेल तर प्रत्येक क्षण महत्वाचा मानून आपल्या कार्याला आपण सुरुवात केली पाहिजे कोणत्याही कार्यासाठी कोणताही क्षण अशुभ नसतो ज्या क्षणाला आपण कार्याला सुरुवात करतो तो क्षण शुभ असतो नद्यांचे प्रवाह समुद्राला मिळतात ते परत फिरून येत नाहीत बालपणातील मौजमजा तारुण्यात करता येत नाही आणि तारुण्यातील अनेक क्षण प्रौढपणात अनुभवता येत नाहीत म्हणून त्या त्या क्षणाला योग्य न्याय देणे आणि जीवनाचा आनंद उपभोगणेच त्या क्षणाला न्याय ठरेल जीवनाच्या प्रवासात अनेक गोष्टी आपल्याला पैशाने विकत घेता येतील परंतु आईचे प्रेम आणि गेलेले क्षण कोणत्याही रत्नाने अगर पैशाने विकत घेता येणार नाही म्हणून क्षणाक्षणाने चना विकसित होणारे जीवन व्यर्थ गालविणे म्हणजे सर्वस्व गमावणे होय क्षण कोणासाठी थांबत नाही त्यातून देवांचीही सुटका नाही अनेक क्षेत्रात अनेक प्रकारचे संकटे येतात त्यावेळी त्या क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवलेल्या आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या माणसांची आपणाला आठवण येते बऱ्याचवेळी आपल्या तोंडातून त्या व्यक्तीविषयी शब्दही बाहेर पडतात आज प्र के अत्रे पु असते तर आज इंदिरा गांधी असतात तर चित्रपटसृष्टीतील विनोद सम्राट दादा कोंटके लक्ष्मीकांत मिरडे असते तर असे कितीतरी प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात परंतु त्या त्या व्यक्तींनी मिळालेल्या क्षणात स्वतः खूप मोठा आनंद घेऊन दुसऱ्यांनाही आनंदी केलेले असते अशा व्यक्ती त्या क्षणांनी आपल्या मनात कायमच्या खोल्या प्रसिद्ध लेखक डॉक्टर व कुलकर्णी म्हणतात गमावलेले धन थोड्या कटकसरीने आणि परिश्रमाने मिळवू शकू विसरलेले ज्ञान पुन्हा अध्ययन केल्याने प्राप्त होईल गेलेले आरोग्य औषध आणि संयम यांच्या मदतीने मिळेल परंतु गमावलेला क्षण हा पुन्हा परत मिळवता येत नाही असा क्षण हरवून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा त्या त्या क्षणाला योग्य निर्णय घेऊन जीवनात यशस्वी ये होता येईल हिंदीमध्ये एक प्रसिद्ध लेखक म्हणतात समय का अपमान करण्याचे न कोई बडा बन सकता हैर न बन सकेगा